चौदावा अध्याय अंतर्गत शक्ती विचार ब्रजनात वृद्ध बाबाजींच्या काल रात्रीच्या विचारांनी खूपच प्रभावित झाले आहेत आज दिवसभर त्या सर्व विचारांवर गंभीर चिंतन करून मोठ्या आनंदाचा अनुभव करीत आहेत अधूनमधून मनोमन म्हणत आहेत अहा श्री गौरांगदेवांचे उपदेश किती अपूर्व आहेत ऐकल्याने जणू हृदयात अमृताचा समुद्र लहरू लागला जितके ऐकत जातो आहेत तान तितकीच वाढते वाड़त आहे बाबाजी महाराज अगदी मोजून मापून तयार झालेले असतात त्यांचा कुठलाच अंश असंगत नसतो वाटते त्या सिद्धांताच्या मागेमागे समस्त शास्त्र धावत आहेत त्यांचे एकेका अक्षराचे प्रतिपादन करण्याकरिता समजत नाही शेवटी ब्राह्मण समाज निंदा तरी का करतो असे वाटते मायावादाप्रती पक्षपतित्वच ब्राह्मण मंडळी असैध्दांतिक होण्याचे कारण आहे आता असा विचार करता करता ते रघुनाथदास बाबाजींच्या कुटीत पोहोचले त्यांनी आधी कुटीस आणि नंतर बाबाजी महाशयास वंदन करून दंडवत प्रणाम केला बाबाजींनी त्यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊन आपल्या निकटच बसविले ब्रजनाथांनी बसता बसता उत्कंठित होऊन म्हंटले प्रभू काल आपणास मी श्री दशमुलाचा तृतीय मूल शोक ऐकवण्यास सांगितले होते तो ऐकण्यासाठी माझी खूप इच्छा होत आहे कृपा करून मला तो ऐकवा ब्रजनाथाचे म्हणणे ऐकून बाबाजी खूप आनंदित झाले आणि पुलकीत होऊन म्हणाले शक्तिर पृथगमणिवाख्यापी काम स्वतंत्रे शक्ति सकल विषय प्रेरण परो विकार देह शून्य परमुषोय विजयते अर्थ आपल्या अचिंत्य पराशक्तीपासून अभिन्न असूनही भगवान स्वतंत्र इच्छामय आहेत ते परमपुरुष स्वमहिम स्वरूपात नित्यस्थित असतात चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती रूप तीन पदांनी युक्त आपल्या पराशक्तीस उपयुक्त विषयांच्या व्यापारात सर्वदा प्रेरणा देत असतात असे करताना देखील स्वयंनिर्विकार राहून ते परमतत्व रूप भगवंत आपल्या पूर्ण स्वरूपात नित्य विराजमान असतात ब्रजनात ब्राह्मण मंडळींचे असे म्हणणे आहे की परतत्व लुप्त शक्ती आहे आणि ईश्वर अवस्थेत तीच व्यक्त शक्ती आहे मी याविषयी वेदांताचा सिद्धांत ऐकू इच्छितो बाबाजी समस्त अवस्थांमध्ये परमात्माच्या शक्तीचा परिचय प्राप्त होत असतो वेद म्हणतात न तस्य कार्य विद्यते नसभ्य कश परास्य शक्तिर विविधे ते स्वाभाविके ज्ञानबल क्रिया चितशक्तीसधीच्या समधी ते ध्यान योगानुगता अपश्य देवात्मशक्ती स्वगुणेर्निगुाम यह कारणा निखिला कलात्मयुक्त जीवशक्तिसंधी अजाम काम लोहित शुकृष्ण वही प्रजा सृजम स्वरूप अजोहे क्यों जुषमान अनुशे जहाते नाम भुक्त जो अ माया शक्ति चा भूतं भव्यं यच चींद्रेदी अस्मी सृजते विश्वतान्यो मृद परास्य शक्ति या वेद मंत्रा परम परमतत्वाच्या श्रेष्ठतम अवस्थेतही एका पराशक्ती स्वीकार केले गेले आहे वेदात कुठेही परमात्माच्या अवस्थेचे वर्णन सापडत नाही त्या परातवाच्या सविशेष आविर्भावाचे नाव भगवान आणि निर्विशेष आविर्भावाचे नाव ब्रह्म आहे या निर्विशेष गुणांस देखील पराशक्ती प्रकाशित करते म्हणून निर्गुण निर्विशेष ब्रह्मातही शक्तीचा परिचय होतो या शक्तीस वेद आणि उपनिषदांमध्ये कुठे चित शक्ती आणि कुठे कुठे अंतरंग्रस्तविक कुठलीही वस्तू नाही मायावादांचे एक काल्पनिक तत्व आहे निर्विशेष ब्रह्म वस्तुत मायावादाच्या पलीकडे आहे वेदांत मध्ये सविशेष ब्रह्माच्या संबंधी अशा प्रकारे वर्णन आले आहे य एको एक बहुता शक्ति योगात, कानो य यो एको योगी इशनिभी, आता पहात परम तत्वाची शक्ती कभी ही लुप्त हो परम तत्व सर्वता स्वयं प्रकाश तत्व है तरह तत्वाच्या तीन प्रकारच्या शक्तीचे वर्णन या वेद मंत्रामध्ये प्राप्त होते सविश्वकृद विश्वविदा स्थितीबंध हेतू स्थितीबंध हेतू या मंत्रामध्ये पर शक्ति झीन पदास विधित के लिए प्रधान शब्द ने मैयाशक् क्षेत्रज्ञ शब्दा जीवशक्ति क्षेत्र बन लुप्तशक्तिश्वर शक्ति शक्ति का प्रकाश है तो एक काल्पनिक मतवाद मात्र है वास्तविक भगवान सर्वता सर्वशक्ति त्यांच्या सर्व अवस्थांमध्ये त्यांच्या शक्तीचा परिचय होत असतो ते नित्यकाल आपल्या स्वरूपात स्थित राहतात तथा ते त्या स्वरूपात समस्त शक्तीने युक्त होऊनही स्वयंस्वेच्छा मय परम पुरुष आहेत व्रजनात जर ते शक्तियुक्त आहेत तर शक्तीद्वारे परिचालित होऊनही ते कार्य करतात मग त्यांची स्वतंत्रता आणि स्वेच्छमयता राहिलीच कुठे बाबाजी शक्ति शक्ति मतोर भेद वेदांता सूत्र कार्यशक्ति परिचय है कार्य संपन्न होते परंतु कार्य करना चा शक्तिमा परिचय है जड जगत मायाशक्ति कार्य है जीव समूह जीव शक्ति कार्य है चित जगत चित शक्ति कार्य है चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती त्यांच्या आपल्या कार्यामध्ये प्रवृत्त होण्याची प्रेरणा देऊनही भगवान आणि स्वच्छामुळे होणे म्हणजे विकार झाला म्हणजेच विकार झाला बाबाजी निर्विकार म्हणण्याचे तात्पर्य मायिक विचारांनी शून्य होणे आहे माया स्वरूप शक्तीची छाया आहे माये कार्य सत्य असूनही नित्य सत्य नसते म्हणून परमत मायेचा विकार नसतो त्यांच्यात इच्छा आणि रूप जो विकार असतो तो चैद्य चित्र चित्र अर्थात चिन्मय प्रेमाचा विकास विशेष आहे त्यास कुठल्याही प्रकारची जडीए अपवित्रता प्र, आधी स्पर्श करू शकत नाहीत जशी चिद्वी भगवंतात असते स्वच्छपूर्वक माईक शक्तीद्वारे जड जगता उत्पन्न करूनही त्याची स्वरूपात अखंड रूपात अस्तित्वात असते चितस्वरूपता अखंड रूपात अस्तित्वात असते चैदवी चित्र भगवंताची लिला आदी चित जगातील कुठलाही व्यापार अथवा कुठलेही कार्य याच्याशी मायेचा काही संबंध नसतो ज्यांची बुद्धी माईक असते ते जीव चिन्मय जगाच्या विचित्रता माईक व्यापार समान पाहतात जसे कावी पदार्थ पिवळे दिसतात तथा ज्या प्रकारे मेघांद्वारे स्वरूपात त्याचप्रकारे माईक बुद्धीचे लोक जीव चिन्मय नाम चिन्मय रूप चिन्मय गुण तथा चिन्मयला देखील माहीक रूपात पाहतात तात्पर्य हे आहे की मायाशक्ती चितशक्तीची छाया आहे म्हणूनच चित्त कार्यामध्ये सुद्धा ज्या ज्या विचित्र त्या सर्व मायेच्या कार्यात सुद्धा प्रतिफलित होतात म्हणून मायाशक्तीमध्ये दाखविलेल्या विचित्र चितशक्तीगत विचित्रताचे हेय अशुद्ध प्रतिफलन अर्थात छाया मात्र आहे बाह्य दृष्टीने दोघांमध्ये समानता असूनही या दोन्ही विचित्रता एकमेकांच्या परस्पर विपरीत आहेत जसे एका मोठ्या काचे पडलेले माणसाचे प्रतिबिंब आणि त्याच्या काय शरीरात तुलदृष्टीने साम्य असूनही सूक्ष्म दृष्टीने पर एक काया आहे आणि दुसरी तिची छाया आहे कायेचे अंग प्रत्यंग छायेमध्ये उलटे दिसते अर्थात उजवा हात डावीकडे आणि डावा हात उजवीकडे डावा डोळा उजवीकडे तथा उजवा डोळा डावीकडे दिसतो त्याचप्रकारे चितजगाच्या विचित्रता आणि माईक जगाच्या विचित्रता स्थूलता स्थूलत एक समान दिसूनही सूक्ष्मदृष्टीने दोन्हीही परस्पर विपरीत आहे परस्पर विपरीत आहेत माईक विचित्रता विचित्रता चितविचित्रतेचे विकृत प्रतिफलन आहे म्हणूनच दोघांच्याही वर्णनात यद्यपि साम्य असले तरीही वस्तुगत भिन्नता आहे फरक आहे माईक विकाराने रहित ते स्वैच्छामय पुरुष मायेचे अध्यक्ष स्वरूप होऊन मायेद्वारे आपले कार्य करतात ब्रजनात श्रीमती राधिका श्रीकृष्णांची कोणती शक्ती आहे बाबाजी श्रीकृष्ण जसे पूर्ण शक्ती श्रीमती राधिका देखील तशीच त्यांची पूर्ण शक्ती आहे श्रीमती राधिकेस पूर्ण स्वरूप शक्ती म्हटले जाऊ शकते जसे कस्तुरी आणि तिचा सुगंध परस्पर अभिन्न आहेत ज्याप्रमाणे अग्नी आणि त्याची दहािका शक्ती परस्पर अभिन्न आहेत त्याचप्रकारे श्रीमती राधिका आणि कृष्ण ही लिलारस आस्वादनस्थळी नित्यभिन्न असूनही सर्वदा अभिन्न आहेत त्या स्वरूप शक्ती श्रीमती राधिकेच्या तीन प्रकारच्या कार्यशक्ती आहेत चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती चितशक्तीचे दुसरे नाव अंतरंगा शक्ती जीवशक्तीचे दुसरे नाव शक्ती आणि माया शक्तीचे दुसरे नाव बहिरंगा शक्ती आहे स्वरूप शक्ती एक असूनही उक्त तीन रूपांमध्ये कार्यरत असते स्वरूप शक्तीची जी नित्य लक्षणे आहेत ती चितशक्तीमध्ये पूर्ण रूपात जीवशक्तीत अणुरूपात आणि मायाशक्तीत विकृत रूपात प्रकाशित असतात त्या उपरोक्त तीन प्रकारच्या क्रिया शक्तीच्या आंतरिक स्वरूप शक्तीच्या आणखीनही तीन प्रकारच्या वृत्ती आहेत त्यांची नावे आहेत लाधिनी संधिनी आणि संबित दशमुलात अशा प्रकारे वर्णन आहे सवय्याया प्रणय विकृत तथा संबित शक्ती प्रकटीत रोह भाव तयाशी संधी कृत मन नीचय विजयते अर्थात स्वरूप शक्तीच्या तीन प्रकारच्या वृत्ती आहेत लाधिनी संधिनी आणि संबित लाधिनीच्या प्रणय विकारात कृष्ण सदा अनुरक्त राहतात संबित शक्तीद्वारे प्रकटित अंतरंग भावाद्वारे ते सर्वदा रसिक स्वभाव आहेत तथा संधिनी शिद्वारे प्रकटित निर्मल वृंदावन आदि धाम स्विच्छामुद्रहतर की संवित या तीन वृत्ति का प्रभाव चित शक्ति जीवशक्ति मैयाशक्ति ऐसी प्रत्येक कार्यालय स्वरूप शक्ति की लधिनी वृत्ति वृषभानुनंदिनी श्रीमती राधिके या कृष्णा संपूर्ण स्वरूपा संपूर्ण स्वयंश्री आनंद प्रदान, स्वयं प्रदान तर करतातच परंतु आपल्या कायविह कायविह स्वरूप आठ प्रकारच्या भावास अष्टसखी आणि चार प्रकारच्या सेवाभावास प्रियसखी नर नम्र सखी प्राणसखी आणि परमप्रष्ट सखी या चार श्रेणीच्या सखींच्या नित्यसिद्ध सख्या आहेत स्वरूप शक्तीची समन्वित संविध वृत्ती ब्रजाच्या समस्त प्रकारच्या संबंध भावांचा प्रकाश करते संधीनी ब्रजातले पृथ्वी आणि जल आदींचे आधी ग्राम वन उपवन गिरी गोवर्धन आदी विलासपीठ तथा श्री राधिका श्री कृष्ण सखी सखा गोधन आणि दासदासींचे चिन्मय कलेवर आणि विलासाच्या समस्त प्रकारच्या चिन्मय उपकरणास प्रकाशित करते श्रीकृष्ण लाधिनीच्या प्रणयविकारूप प्रणय विकार रूप परमानंद सर्वदा विभोर असतात तथा संवित वृत्तीद्वारे प्रकटित भिन्न भिन्न युक्त भावांनी सर्व क्रिया कृष्ण आपल्या पराशक्तीच्या संविध वृत्तीद्वारे संविध वृत्तीद्वारे संपादित करतात संधिनीद्वारे प्रकटित धामात व्रजविलासी श्रीकृष्ण सर्वदा रसनिमग्न राहतात कृष्णाच्या लिलाधामांमध्ये व्रजलीला धामच सर्वोत्तम आहे ब्रजनाथ आपण आता सांगितले कि संधिनी संवित आणि लादिनी तीनही स्वरूप स्वरूपशक्तीच्या वृत्ती आहेत तथा स्वरूप एक एकास जीवशक्ती आणि तिच्या छाया अंशास मायाशक्ती म्हणतात आता कृपया याचा एक आभास द्या कि या दोन्ही शक्तीवर उपरोक्त संधिनी संविद आणि लाधिनी वृत्ती कशा प्रकारे कार्य करतात बाबाजी जीवशक्ती शक्ती स्वरूप शक्तीची अणुशक्ती आहे या शक्तीमध्ये स्वरूप शक्तीच्या तीन वृत्ती अणु अणुमात्रांमध्ये विद्यमान आहेत अर्थात जीवामध्ये लाधिनी वृत्ती ब्रह्मान, ब्रह्मांड ब्रह्मांड ब्रह्मानंद रूपात समन्वित वृत्ती ब्रह्मा ज्ञानाच्या रूपात तथा संधिनी वृत्ती अणुचैतन्य रूपात नित्यवर्तमान असतात या विषयास जीवतत्व विचारात आणखीनही स्पष्टपणे समजावून सांगेन समन्वित वृत्ती भौतिक तथा संधीनी शक्ती चौदा लोकांच्या संपूर्ण जड ब्रह्मांड तथा जीवांच्या जड शरीरांच्या रूपात प्रकाशित असतात ब्रजनात जर शक्तींची समस्त कार्य अशा प्रकारे चिंतनीय आहेत तर त्यास अचिंत्य का म्हटले गेले आहे बाबाजी या विश्वाचे भिन्न भिन्न रूपात चिंतन केले जाऊ शकते परंतु संबंधाच्या क्षेत्रात सर्वच अचिंत आहे अचिंत्य आहे या जग जड जगात परस्पर विरुद्ध धर्मसमूह एकमेकांस नष्ट करणारे असतात श्रीकृष्णाची शक्ती अशी अचिंत प्रभावयुक्त असते की ती चित चितजगामध्ये संपूर्ण विरुद्ध धर्मांनाही अत्यंत अद्भुत अद्भुत आणि सुंदर रूपात एकाच वेळेस एकत्रित प्रकाशित करते श्रीकृष्ण रूपवाण असूनही मूर्तीमान आहेत निर्लेप असून नंदनंदन आहेत सर्वाराध्य असूनही गोपकुमार आहेत सर्वज्ञ असूनही नरभाव प्राप्त आहेत अशा प्रकारे ते सविशेषही आहेत आणि निर्विशेषही आहेत अचिंत्य आणि रसमय आहेत असीम आणि दुरस्त आणि कुठं पर्यंत मोजमाप करावे अशा प्रकारे असंख्य परस्पर विरोधी धर्मसमूह श्रीकृष्ण स्वरूपात कृष्णधामात तथा कृष्ण संबंधी उपकरणांमध्ये नित्यकाल सुंदर रूपात निर्विरोध रूपात एकत्रितपणे अवस्थित आहेत हे शक्तीचे अचिंतत्व आहे वरजनाथ विध हे स्वीकारते का बाबाजी सर्वत्र हे स्वीकृत आहे श्वेता श्वेत रूपनिषदामध्ये म्हटले आहे अपाद जीवन ग्रहित पश्यत्यक्षु चु सृनोत्य करण स वेत्तीस्ती वेत्ता महात्म निषिधा मधे तद्दू तद्विके तदंतर तदू सर्वास्थ सर, सपर वर्णं शुद्धं पाप विधं। स्वयं व्यदच्छा समाभ्यह छंद शक्ति युक्त स्वतं, सर्वतंत्र स्वतंत्र भगवंता संसार अवतीर्ण होण्याच्या होण्याचे काही उल्लेख आहेत का हो आहेत। उमा आहे कायकर युद्ध झाले दानवांची दणधनित हार झाली त्यांना रणांगणातून पळताभुई थोडी झाली देवतागण विजयी झाले हा विजय वस्तुत भगवंताचाच होता देवता तर केवळ निमित्त मात्र होत्या परंतु देवता हे विसरल्याने त्यांना खूप गर्व झाला आणि आपल्या बलपौरुषाच्या वल, वल्गणा कते करू लागले दरम्यान करुणावरुणालय परम परब्रह्म भगवंतांनी अत्यंत आश्चर्यकारकपणे तेथे अवतीर्ण होऊन त्यांच्या गर्वाचे कारण विचारले आणि क्रमशः त्यांना एका गवताचे पाते देऊन त्याचा ध्वंस करण्यास सांगितले परंतु जेव्हा आपल्या सर्व शक्ती एकवटूनही त्या गवताच्या पात्यास अग्निदेवही जाऊ शकले नाहीत वायुदेव ही उडवू शकले नाहीत तेव्हा देवता विस्मित झाल्या भगवंताचे अद्भुत सामर्थ्य पाहून खूप आश्चर्य वाटले तस्मे तृणमित शाक दगधुम सतत निववृते, नैते दशकं दशक अर्थात या यक्षाने भगवंताने अग्नि देवासमोर एका गवताचे पाते ठेवून म्हंटले आपण या सुकलेल्या गवताच्या पात्या जाळून टाका म्हणजे आपली शक्ती दिसेल अग्निदेव त्या पात्याजवळ आले आणि त्यांनी आपल्या पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले पण ते सुकलेले पाते तेव्हा लज्जित होऊन तेथून परतल्यावर देवतांना म्हणाले म्हटले मी तर योग्य रीतीने जाणू शकलो नाही की हा यक्ष कोण आहे वेदांचे गुण तात्पर्य हे आहे की भगवान अचिंत्य सुंदर पुरुष आहेत तथा ते स्वच्छेने अवतीर्ण होऊन जीवांसोबत लिला करतात ब्रजनाथ भगवंतास रसमुद्र म्हटले गेले आहे वेदांमध्ये असे वर्णन आहे काय बाबाजी तैतेरीय उपनिषद मध्ये असे स्पष्ट वर्णन आढळते सुकृततम रसो वैसह रसं हे वायम लव ल नंदी भवती प्राण्यात। यदेश आकाश आनंदो नस्त्यात एश हे वाजना आहेत तर बहिू शकत नाहीत बाबाजी मायाबद्ध जीवांची स्थिती दोन प्रकारची असते पराग स्थिती आणि प्रत्येक स्थिती पराग स्थितीमध्ये अव्यवस्थित जीव कृष्णापासून विमुख असतात म्हणून ते कृष्णाचे सौंदर्य पाहण्यास असमर्थ असतात ते केवळ माईक विषयांचे चिंतन आणि दर्शन करतात प्रत्येक स्थितीमध्ये अवस्थित जीव मायेपासून परामुख पराकमुख आणि कृष्णाप्रती उन्मुख असतात म्हणून ते कृष्णाचे रसस्वरूप दर्शन करण्यास समर्थ असतात कठोपनिष्ठात म्हटले आहे पराशिखानी व्यवतृणत स्वयंभूत स्मात पराक पश्यती नात कश्चि दावृत कशीरा मृत मृत वैसह या वेद वेदमंत्रामध्ये ज्यास रसमूर्ती म्हटले गेले आहे ते कोण आहेत बाबाजी गोपालतापणी मध्ये म्हंटले आहे गोपवैश गोप, वेशं, गोप वेशं, तरुणं, ुण कल्प्रुम सतपुंदरीयद्राढ्यम वनमालीश्वर आता मी समजलो श्रीकृष्ण स्वरूपच चितजग जगाचे नित्यसिद्ध स्वरूप आहेत तेच सर्व शक्तिमान आहेत स्वयं रस स्वरूप आहेत तथा संपूर्ण रसाचे आश्रयस्थान आहेत ब्रह्मज्ञान आदींद्वारे त्यांना प्राप्त करता येत नाही अष्टांग योगाद्वारे त्यांच्या निर्विशेष ब्रह्म याच श्रीकृष्णाची केवळ अंगकांती आहे नित्य चित सविशेषाने युक्त श्रीकृष्ण श्रीकृष्णच जगाचे परम आराध्य परंतु त्यांना प्राप्त करण्याकरिता उपाय दिसत नाही कारण ते चिंतनाच्याही पलीकडे आहेत आणि चिंतनाच्या व्यतिरिक्त मनुष्याकडे अन्य उपाय तरी काय आहे ब्राह्मण अथवा चांदाही असो त्याच्या करिता त्याच्याकरिता चिंतनाशिवाय अन्य उपायच काय आहे म्हणून त्यांची कृपा प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे बाबाजी कठोपनिषेदात म्हटले आहे ये धीराम शांती शाश्वती नेते आत्मस्थ करून निरंतर पाहू शकल्याने शास्वत शांती प्राप्त कर होऊ शकते परंतु त्यांना कुठल्या उपायाने पाहावे हेच तर समजत नाही बाबाजी कठोपनिषेदात म्हटले आहे न्यायामात्मा प्रवचने लभ्य न मेधया न बहुना श्रुते ये मे वेशणुते तेन लभ्यस्त सेश आत्मा विवृणुते तनु स्वाम श्रीमदभागवत मधे देखे मनता अथा ते देंव पदाबुज्रदेशनुगृहित अनुग्रहित एवही। जानती जाणती तत्वम भगवन महिनमो विचिन विचिनवण बेटा माझे प्रभु मोठे दयाळू आहेत त्या समस्त आत्मांचे ही आत्मा श्रीकृष्णास अनेक शास्त्र वाचून ऐकून तथा अथवा तर्कवितर्काद्वारे प्राप्त कर प्राप्त करता येऊ शकत नाही तीक्ष्ण बुद्धीद्वारे अथवा अनेक गुरु केल्यानेही ते प्राप्त होऊ शकतील असेही नाही ते तर त्यांना प्राप्त होतात आणि त्यांच्या समोरच आपले सच्चिता स्वीकारतात या विचारास तू अभिधेय तत्वाच्या विवेचनासमयी सहजच समजू शकशील ब्रजनाथ वेदांमध्ये कुठे श्रीकृष्णाच्या धामांची नावे लिहिलेली आहेत लिहिली आहेत का बाबाजी अनेक स्थळी तसा उल्लेख आहे कुठे परमव्योम कुठे ब्रह्मगोपु गोपालपुरी आणि कुठे गोकुळ आदी अनेक नावे वेदांमध्ये आढळतात जसे श्वेता श्वेत श्वेता श्वेतर उपनिशिदा, अक्षरे उपनिषे उपनिषेद रुची परमे व्योम यस्मंदे अधिविश्वे निषेध वेद कृमुष्य दुस्त इमे समासते। मुंडक मुंडकोपनिषदा दिव्य ब्रह्मपुर हेष्य व्यौमु गोकुलाख्ये मथुरा चंद्रावली राधिकाच। गोपाल तासम मध्ये साक्षात ब्रह्मगोपाल पुरी ब्रजनाथ तांत्रिक ब्राह्मण गण शिवशक्ती दुर्गा का म्हणतात बाबाजी मायाशक्ती मायाशक्तीसच शिवशक्ती म्हटले जाते या मायेचे तीन गुण आहेत सत्व रज आणि तम सत्वगुण संपन्न ब्राह्मण सत्वगुणांची अधिष्ठात्री मायेची पूजा थोड्या अधिक शुद्ध स्वरूपात करतात रजोगुणांनी युक्त ब्राह्मण रजोगुण विशिष्ट मायेची आराधना करतात आणि तमोगुणाचा तमो वास्तविक भगवंत मायाशक्ती आहे ती वेगळ्या स्वरूपातच कुठली स्वतंत्र शक्ती नाही माया जीवांच्या बंधनाचे आणि मोक्षाचे कारण आहे कृष्णापासून विमुख झाल्यावर मायाजीवास संसार बंधनात टाकून दंड देते आणि कृष्णाप्रती उन्मुख झाल्यावर तीच माया सत्वगुणाला प्रकाशित करून जीवाला कृष्ण ज्ञान प्रदान करून त्या माये बद्धजीव मायेचे शुद्ध स्वरूप अर्थात भगवंताच्या स्वरूप शक्तीच पाहण्यास असमर्थ होऊन शाया शक्तीलाच माया आद्याशक्ती मानतात माया जीव कुठल्याशा सौभाग्यानेच सुकृतीच्या बळावर या उच्च सिद्धांतास हृदय गम्य करण्यासारे मोहित होऊन कुसिद्धांताने दुर्गा देवीची पार्शदांमध्ये गणना केली आहे ही गोकुळवाली दुर्गा कोण आहे बाबाजी ही गोकुळाची दुर्गाच योगमाया आहे चितशक्तीच्या विकाराच्या बीजरूपात त्यांची स्थिती आहे म्हणूनच जेव्हा चित त्या चितधामात वर्तमानात असतात वर्तमान असतात तेव्हा त्या स्वतःला स्वरूप शक्तीपेक्षा अभिन्न मानतात त्या योगमायेचा विकारच जडमाया आहे जडमायेत अवस्थित दुर्गा चितजगात स्थित स्वरूप दुर्गेची सेविका आहे स्वरूप दुर्गा कृष्णाची लिला पोषण शक्ती आहे त्याच योग मायेद्वारे प्रधान पारकीय भावास अवलंबन करून गोपी नित्य जगात श्रीकृष्णाच्या रसलीलाची रसविलासाची पुष्टी करतात रासलीले रासली योगमायामुश्रित या वाक्याचे तात्पर्य हे आहे की स्वरूप शक्तीद्वारे चिदव्य चिदविलासात बरीच बरीचशी अशी कार्य असतात जी अज्ञान समान प्रतीत होतात परंतु वास्तविक धामतवासंबंधी एक गोष्ट जाणू इच्छितो ती अशी कि वैष्णवजन नवदीपास श्रीधाम का म्हणतात बाबाजी श्री नवदीप धाम आणि श्री वृंदावन धाम दोन्ही अभिन्न तत्वे आहेत या नवदीव धामात मायापूर सर्वतोपरी तत्व आहे ब्रजधामात जे स्थान गोकुळाचे आहे ते स्थान मायापुराचे आहे मायापूर श्री नवदेवधामाचे योगपीठ आहे श्रीमद भागवताच्या छन कल्लो अश्लोकानुसार कलीचे पूर्ण अवतार जसे गुप्त आहेत त्याचप्रमाणे त्यांचे धाम देखील गुप्त आहेत कलियुगात नवदीप समान कोणतेही तीर्थ नाही जी व्यक्ती या धामाची चिन्मयता समजून घेते तीच व्यक्ती व्रजरसाची यथार्थ अधिकारी आहे व्रज म्हणा अथवा नवदीप म्हणा बहिष्टीने दोन्ही प्रपंचमय दिसतील सौभाग्याने ज्यांचे चिन्मय नेत्र उघडतात केवळ तेच धामाचे यथार्थ दर्शन करण्यास समर्थ असतात व्रजनात या नवदीप धामाचे स्वरूप जाणू इच्छितो बाबाजी गोलक वृंदावन आणि श्वेतद्वीप श्वेतप ही तिन्ही आहेत। गोलोकात श्रीकृष्णाची स्वकीय लिला आहे वृंदावनात पारकीय लिला आणि श्वेतद्पात त्याच लिलेची परिशिष्ट लिला लिला होते। या तिघातही तत्वत काहीच भेद नाही नवदीप श्वेतद्वीप होऊनही वृंदावनापासून अभिन्न आहे नवदीपाशी मोठे सौभाग्यवान आहेत ते सगळे गौरांग देवांचे पार्श्वद आहेत अनेक पुण्यपुंच्या फळांनी नवदीपास झाल्यावर त्याचा अनुभव घेतला जाऊ शकतो ब्रजनाथ नवदीपाचे क्षेत्रफळ काय आहे बाबाजी श्री नवदीप धामाची परिघी क्षेत्रफळ सोळा कोस आहे त्याचा आकार अष्टतल कमळाप्रमाणे आहे सीमंतद्वीप गोद्रुमद्वीप मध्यप कोलद्वीप ऋतुद्वीपी आणि रुद्रद्वीप ही आठ द्वीपे आहेत अंतर्द्वीप या पुष्पाची कर्णिका आहे या, या अंतर्द्वीपाच्या मधोमत श्री मायापूर स्थित आहे श्री नवदीप धामात विशेषत मायापुरात भजन साधन केल्याने अत्यंत शीघ्रच कृष्णप्रेमाची सिद्धी होते गौरलीला स्वरूप शक्तीचे कार्य आहे का गौरलीला स्वरूप शक्तीचे कार्य आहे का बाबाजी श्रीकृष्णलीला ज्या शक्तीची क्रिया आहे गौरलीला सुद्धा त्याच शक्तीची क्रिया आहे त्याच शक्तीची क्रिया आहे श्री कृष्ण आणि गौरांग देवात काहीच भेद नाही श्री रूप गोस्वामी म्हणतात राधा कृष्ण प्रणय देका भुवि पुरा देह भेदम गो चैतन्याख्यम प्रकट मधुना तेय चैख्यमा दाधा भाव द्युतिसुग वलितम नवमी कृष्ण स्वरूपम कृष्ण आणि चैतन्य हे तोनी नित्य प्रकाश आहेत यापैकी कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे सांगू शकत नाही आधी चैतन्य होते मग राधा कृष्ण आले मग दोघे एकत्र होऊन आता चैतन्य देवांच्या रूपात प्रकटित आहेत या कथनाचे तात्पर्य हे आहे की यापैकी एक पुढे होता आणि दुसरा नंतर झाला आहे अशी गोष्ट नाही दोन्ही ही प्रकाश नित्य आहेत सर्व काळ आहेत आणि नेहमी राहतील परमतत्वाच्या सर्व लिला नित्य असतात जे या दोन्ही लिलांपैकी एकाच गौण आणि अत्यज्ञ आणि निरस आहेत ब्रजनाथ जर गौरांग जर श्री गौरांग देव साक्षात परिपूर्ण तत्व आहेत तर त्यांच्या पूजेचा विधी काय आहे बाबाजी गौरनाम मंत्राद्वारे गौर पूजा केल्याने तेच फळ मिळते जे फळ कृष्ण नाम मंत्राद्वारे कृष्णाची पूजा केल्याने मिळते जे लोक गौर आणि कृष्णात भेद मानतात ते नितांत मूर्ख आहेत आणि कलीचे दास आहेत ब्रजनात, अवताराचा मंत्र कुठे प्राप्त केला जातो बाबाजी ज्या तंत्रांनी अवतारांचे मंत्र लिहिलेत त्याच तंत्रांनी छन्नावताराचे मंत्र छन्न गुप्त स्वरूपात लिहिले गुप्त लिहून ठेवले आहेत ज्यांची बुद्धि कुटिल नहीं गौरंगा युगल कुछ भजन मार्ग मध्य दुसर प्रकार अर्चन मार्ग श्री गौरव विष्णुप्रिया पूजा होते भजन मार्ग श्री गौर गदाधर सेवा होते ब्रजन श्री विष्णुप्रिया श्री गौरंगदेवी को शक्ति है बाबाजी साधारणत भक्तगण त्यां म्हणतात वास्तविक आहेत ज्या गौरवतारामध्ये श्रीराम प्रचार कार्य प्रचार कार्य प्रचार रूप कार्याच्या सहाय्यक रूपात अवतीर्ण झाल्या होत्या नवदीर्थाम जणू नवविधा भक्तीचे रूप स्वरूप आहे त्याचप्रकारे विष्णुप्रिया देखील नवविधा भक्तीचे स्वरूप आहे विष्णुप्रिया देवीस मग स्वरूप शक्ती म्हटले जाऊ शकते का बाबाजी यात शंका आहे का स्वरूप शक्तीचे लाधीनिसार संवेद सं प्रभू मी लवकरच गौर अर्चन शिकेन आता मला आणखीन एक गोष्ट आठवली कृपा करून त्यास उत्तम रीतीने समजावून सांगा आपण सांगितले की चितशक्ती जीवशक्ती आणि मायाशक्ती या तिन्ही स्वरूप शक्तीच्या प्रभाव आहेत लाधिनी संवित आणि संधिनी या तिन्ही स्वरूप शक्तीच्या तीन वृत्ती आहेत तथा उपरोक्त तीनही प्रभावांच्या हिवर ला आणि संधिनी या तीन वृत्तींचे जे काही कार्य अनुभव केले जाते ते सर्व शक्तींचेच कार्य आहे त्या व्यतिरिक्त चित आणि चितलीला हे सर्व काही शक्तीचाच परिचय आहे मग शक्तिमान श्रीकृष्णाचा परिचय कुठे आहे बाबाजी मोठी कठिन समस्या है अपने तर्क तीक्षण करोस का बेटा प्रश्न जरा जसा सर उत्तर ही तसे सरल आहे, परंतु कठिन त्याच्या उत्तर समझना अधिकार भेटने मी संग सम समझ कृष्णा नाम रूप गुण आने लीला शक्ति का परिचय है कार्य नहीं परम पुरुषागत कार्य है कृष्ण इच्छामय तथा शक्ति से आश्रयरूप परम पुरुष है शक्ति भोग्य है कृष्ण भोगता है शक्ति अधीन अते कृष्ण स्वाधीन है शक्ति ने स्वाधीन पुरुषा सर्व प्रकार घेरुन है म्हणून बद्धजीव शक्तीच्या परिचयाविना परिचयाच्या विना शक्तिमानाच्या परिचयाचा अनुभव करू शकत नाही परंतु सर्व भक्तगण त्या शक्तिमानावर प्रेम करतात तेव्हा ते शक्तीपलीकडी शक्तीपलीकडील शक्तीमान नेत्याचा पुरुषाचा साक्षात भक्ती शक्तिमय असते म्हणून ती स्त्री स्वरूपा आहे म्हणूनच ती श्रीकृष्णाच्या स्वरूप शक्तीच्या अणुगत होऊन इच्छा पुरुषत्व परिचय पौरुष विलासाचा अनुभव करते ब्रजनात जर शक्तीपलीकडील कुठले परिचयहीन तत्व स्वीकारले केले स्वीकार जाते तर ते तत्व उपनिषदांचे ब्रम्ह होऊन जाते बाबाजी उपनिषित असे ब्रह्म इच्छा इच्छारहित असते परंतु उपनिषित पुरुष कृष्ण स्वच्छामय आहेत ही खूप अंतर आहे ब्रह्म निर्विशेष असते आणि कृष्ण शक्तीपासून वेगळे असूनही सविशेष आहेत कारण कृष्णात पुरुषत्व भोक्तृत्व अधिकार आणि स्वतंत्रता आहे वस्तुत कृष्ण आणि कृष्ण शक्ती अभिन्न आहेत ती शक्ती जी कृष्णाचा परिचय देते साक्षात कृष्णच आहे कारण कृष्ण कामिनी शक्ती कृष्णकामिनी शक्ती श्री राधेच्या रूपात आपला परिचय श्रीरूपात देत असते कृष्ण सेव्य आहेत परमाशक्ती श्रीमती त्यांची सेवादा से कृष्णाची इच्छा आणि भोक्तृत् जर पुरुष रूपी कृष्णाचाच परिचय आहे तर श्रीमतींची इच्छा काय आहे बाबाजी श्रीमतींची इच्छा श्रीकृष्णाच्या इच्छेच्या आधी नसते त्यांची कुठलीही इच्छा चेष्टिकेची राधिका पूर्ण शक्ती व आधी शक्ती आहेत कृष्ण पुरुष अर्थात शक्तीचे आधीश्वर प्रवर्तक आहेत या कथोपकनानंतर अधिक झालेली पाहून बाबाजींनी प्रजनाथास घरी परतण्याची आज्ञा दिली थ पापाजी महाराजांस दंडवत प्रणाम करून आनंदाने गदगद होऊन बिलवपुष्कर चालू लागले ब्रजनाथाचे भाव दिवसेंदिवस बदलू लागले आहेत त्यामुळे त्यांच्या आजीने लवकरात लवकर त्यांचा विवाह लावून देण्याचा निश्चय केला योग्य वधूच्या निवडीचे कार्य आरंभ झाले परंतु ब्रजनाथ या गोष्टींपासून सर्वदा उदासीन राहत आहेत विवाहासंबंधी गोष्टींवर जराही लक्ष देत नाहीत दिवस रात्र बाबाजी महाराजांनी सांगितलेल्या तत्वांचे चिंतन करण्यात निमग्न असतात एकलेल्या तत्वास हृदयगम्य करणे आणि पुन्हा नवीनवीन नवी अमृतमय उद्देशास ऐकण्याच्या लोभाने श्रीवा संगणात बाबाजींकडे स्वतः खेचले जात आहेत चौदावा अध्याय समाप्त